वाल्मिकी रामायण अरण्यकांड राम कामपाश करून जाणून बुजून सौम्य शब्दात म्हणाला आदरणीय स्त्रिये मी लग्न केले आहे ही माझी भार्या मला तुझ्यासारख्या स्त्रियांना तर सवत हे दुःखाचे असणार पण हा माझा धाकटाभाऊ शीलवान दिसायला सुंदर कांतिमान लग्न न झालेला पराक्रमी लक्ष्मण नावाचा आहे यापूर्वी तो भार्येच्या संगतीत न आलेला आणि भार्या हवी असलेला असा आहे तो तरुण आहे दिसायला सुंदर आहे तुझ्या रूपाला भरता म्हणून तो अनुरूप होई, हे विशालाक्षी सूर्यपदशी सु, मेरूचा आश्रा घेते तशी तू माझ्या भावाचा भरता म्हणून आश्रय घे सुंदरी तुला सवत असणार नाही असे राम म्हणाल्यानंतर ती काम मोहित्राक्षसी रामाला सोडून लगेच लक्ष्मणाला म्हणाली तुझ्या या रूपाला मी गोरीपान भार्या शोभणारी माझ्या संगती तू सुखाने या दंड कारण्यात हिंडू शकशिरा राक्षसी असे म्हणाले तेव्हा बोलण्यात पटाईत असलेला लक्ष्मण स्मित करून शिरपण केला पटेल असे बोला मी दास दासाची भार्या होऊन तू दासीस हे कमलवर्णी सुंदरी मी तर माझ्या थोड्या भावाच्या स्वाधीन असलेला माझा ज्येष्ठ बंधू धनसंपन्न आहे त्याची हे हसत म गौरांग विशालाक्षी सुंदरी तू धापटी भार्या हो त्याने तुझे हेतू सफल होतील या विद्रूप व भ्रष्टाचारने विक्राळ पोट सुटलेल्या म्हाताऱ्या बायकोला टाकून तो तुझ्याच नादी लागेल सुंदर वर्णाच्या स्त्रिये हे श्रेष्ठ रूप सोडून देऊ कोण शहाणापुरुष मनुष्य स्त्रियांच्यावर प्रेम करीत असे लक्ष्मण म्हणाल्यानंतर त्या विक्राळ पोट सुटलेल्या शिरपणखेला त्याचे बोलणे खरेच वाटले थट्टा करणे इतकी तिला बुद्धी नव्हती काम मोहित होऊन ती पर्णशालेत सीतेसह बसलेल्या परंतप दुर्दश रामाकडे जाऊन होणारी या कुरूप भ्रष्टाचारने भयंकर पोट सुटलेल्या म्हातारे बायकोबरोबर आधारून तू माझा फार, फार मान करीत फार मान करीत नाहीस तेव्हा आता तुझ्या देखतच मी तुझ्या मानुशी भारायला खाऊन टाकते म्हणजे मग सवत नाही शेवून तुझ्यासह मी व्यथेचे विहार करेन असे म्हणून ती अंगारासारखे लाल डोळे करून मोठी उरका जशी रोहिणीकडे जावी तशी क्रुद्ध होऊन हरिण बालकासारखे लाल डोळे असलेल्या सीतेच्या अंगावर धावली जणू यमाच्या पाशाप्रमाणे अंगावर येऊन पडणाऱ्या तिला महाबलवान रामाने आवरून धरले आणि क्रुद्ध होऊन तो लक्ष्मणाला म्हणाला लक्ष्मणा क्रूर आनारे लोकांशी थट्टा मुळीच करता उपयोग सौम्या वैदेहीचा जीव कसा गोळा झालाय पहा या कुरूप व भ्रष्टाचारने अतिउत मोठ्या पोटाच्या राक्षसीला नरव्याघ्रा विरूप करून टाकावीस असे राम म्हणताच क्रुद्ध झालेल्या महाबलवान लक्ष्मणाने खड्ग उगारून रामाच्या देखत्तीचे कान आणि नाक तोडून टाकले कान नाक तुटल्यानंतर भयानक का आवाज काढून ओरडत ती भयंकर शिरपणखा जशी आधी होती तशी वनात पळून गेली ती कुरूप महाघोर रक्त बंबाळ झालेले राक्षसी पावसाळ्यात ढगांचे होता तसे नाना प्रकारचे आवाज काढू लागले ते अत्यंत भयंकर दिसणारी राक्षसी रक्त सांडत हात पुढे करून गर्जना करीत महारण्य <coughs> तेथून ते विरूप होऊन जनस्थानातच असलेल्या राक्षस संघाने वेढलेल्या खराकडे जाऊन आकाशातून वीज खाली भूमीवर पडावी तशी त्या उग्र तेजाच्या भ्रात्यापुढे आणि मग भयाने आणि मोहाने शुद्धी गमावून गेलेल्या खराच्या त्या भगिनीने रक्त गळत असताना त्याला राम आपले भार्या आणि लक्ष्मण यांच्यासह वनात आल्याचे आणि आपल्याला त्याने विरूप केल्याचे सर्व वृत्त सांगितले अरण्यकांडाचा अठरावा सर्ग समाप्त